अध्या सातवा राजा त्रिशम कु आणि हरिश्चंद्राची कथा श्री शुकाचार्य म्हणतात मानधवताच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीश होता असं मी पूर्वी सांगितले त्याचा आजोबा युवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचा पुत्र यौवनाश्व आणि यौवनाश्वाचा पुत्र हरित झाला मानधवताच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले नागांनी आपली बहीण नर्मदा तुरुकुच्छाला दिली नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसा तळात घेऊन गेली तिथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्या योग्य गंधर्वांना पुरुकुच्छाने मारले यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुच्छाला वर दिला की जो या प्रसंगाचे स्मरण करीन त्याला सापांपासून भीती राहणार नाही पुरुकुच्छाचा पुत्र प्रसदस्यू त्याचा पुत्र अनरण्य झाला अनरण्याचा हर्यश्व त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांदाळ झाला होता तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला देवांनी त्याला तिथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो त्रिशंकूंचा पुत्र हरिश्चंद्र विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी एक एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षापर्यंत लढत राहिले हरिश्चंद्राला संतान नव्हते म्हणून तो अतिशय उदास असे नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की प्रभू मला पुत्रप्राप्ती व्हावी महाराज जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करील वरुण म्हणाले ठीक आहे तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला पुत्र होताच वरुण येऊन म्हणाले हरिश्चंद्रा तुला पुत्रप्राप्ती झालेली आहे आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला हा यज्ञपशू दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल दहा दिवसानंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा या यज्ञपशूच्या तो तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल दात आल्यानंतर वरुण म्हणाले आता याला दात आलेले आहेत माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाले आता या यज्ञपशूचे दात पडलेले आहेत आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा पशु यज्ञासाठी योग्य होईल दात पुन्हा उगोद्यावर वरुण म्हणाले आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला वरुण महाराज क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो अशा प्रकारे पुत्र प्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील बादा करून वेळ टाळू लागला तो जी जी वेळ सांगे त्याची वरुण वाट पाहत असत रोहिताला जेव्हा असे समजले की वडील आपले बलिदान करू इच्छितात अपने प्राण रक्षण कर धनुष्य घउन तो वनात निर समझले कि वरुण देवतेने अपने पित्याला ग्रासले आम जलोदर आते रोहित अपने नगराक निला पर इंद्राउन अड़वल रोहिता पवित्र तीर्थक्षत्र सेवन करीत पृथ्वी पर विहार कर चले हो तो वर्षभर वनात रा अशा प्रकारे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहितानं आपल्या वडिलांकड जाण्याचा विचार केला परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवी अशा प्रकारे सहा वर्ष रोहित वनातच राहिला सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजिगर्ताकडून त्याचा मधला मु, मुलगा शनुक्षेप याला विकत घेतल आणि त्याला यज्ञपशू बनवण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपून त्यांच्या चरणानं वंदन केले तेव्हा परमयशस्वी श्रेष्ठ चरित्राचा राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्यांनी पुरुषमेघ यज्ञाने वरुण इत्यादी देवतांचे यजन केले त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले सयमी जमदग्नी अध्वर्यू झाले वशिष्ठ ब्रम्हदेव झाले आणि अयासम्नी सामग्रान करणारे उद्गात झाले त्यावेळी इंद्रानी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला सनुष्छेपाचे महात्म्य मी नंतर वर्णन करीन सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसंह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये पृथ्वीला जलामध्ये जलाला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले नंतर अहंकाराला मूहत्तवामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले यानंतर निर्माण सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही आणि ज्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला अध्यासा समापत